पुस्तक नैतिक धर्म लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण आठवे वैयक्तिक नीतिमत्ता याला मी जबाबदार आहे वा हे माझे कर्तव्य आहे असा विचार प्रेरणादायी आणि सुंदर असतो असे वाटते की एक गुढ आणि आश्वस्त करणारा आवाज सांगतो आहे हे माणसा तुझ्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे त्यातील विजयाची वा पराभवाची जबाबदारी तुझीच असेल तुझ्यासारखा जगात दुसरा कोणीही नाही कारण निसर्गाने अगदी सारख्या दोन वस्तू कधीही निर्माण केलेल्या नाहीत त्यामुळे तुझे जे कर्तव्य आहे ते जगात दुसऱ्या कोणाचेही असू शकत नाही आणि जर तुझी जबाबदारी पार पाडली नाहीस तर त्यामुळे होणारी हानी तुझ्या खात्यातून वजा केली जाईल असे कोणते कर्तव्य आहे ज्याकरता मी स्वतःला जबाबदार धरले पाहिजे त्याला या काव्यपंक्तीतून उत्तर देता येईल नका म्हणून माणसाला देव कारण नाही तो देव परंतु तरीही ईश्वराच्या भव्यतेपासून माणूस नाही वेगळा आणि उत्तर ईश्वराच्या प्रकाशाचा मी किरण आहे त्यामुळे निश्चिंत राहणे हे माझे कर्तव्य आहे दुसरा एखादा उत्तर देऊ शकेल कर्तव्य सहानुभूतीने परिपूर्ण असले पाहिजे आणि त्या सर्वांबद्दलचा भ्रातृभाव असला पाहिजे तिसरा एखादा म्हणू शकेल आई वडिलांचा आदर केला पाहिजे आपल्या बायकोमुलांची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या भावंडांना आणि मित्रांना त्या जबाबदारीतून मुक्त केले पाहिजे या सगळ्या गुणांबरोबरच ज्याप्रमाणे मी आदर करतो तसाच माझा स्वतःचा आदर करणे हे सुद्धा माझे कर्तव्य आहे जर मी स्वतःला ओळखणार नसेल तर मी इतरांना कसा ओळखू शकेन आणि ज्यांना मी ओळखत नाही त्यांचा मी आदर कसा करू शकेन अनेकांचे मत असे असते की योग्य वर्तन करण्याची जबाबदारी इतरांच्या संदर्भातच असते आणि आपला इतरांशी संपर्कच नसल्याने माणूस हवेतसे वागू शकतो ज्या माणसाचा असा दृष्टीकोन असतो त्याला आपण काय बोलतो तेच कळत नसते या जगात शिक्षेची भीती असल्यामुळे कोणीही मनमानी करू शकत नाही आता आपण स्वतःबद्दलचे आपले कर्तव्य काय आहे ते पाहूया सुरुवातीला आपण आपल्या खाजगी सवयी घेऊ ज्यांची आपल्याशिवाय कुणालाही माहिती नसते आपण त्यांच्याकरता जबाबदार असतो कारण त्यांचा आपल्या चरित्रावर परिणाम होत असतो परंतु हे इथे संपत नाही आपण त्याकरता जबाबदार असतो कारण त्यांचा इतरांवरही परिणाम होत असतो प्रत्येक माणसाला आपल्या इच्छांना नियंत्रणात ठेवावे लागते व आपल्या आत्म्याला व शरीराला स्वच्छ ठेवावे लागतात एक महापुरुष म्हणतो मला माणसाच्या खाजगी सवयी कोणत्या आहेत ते सांगा आणि तो माणूस कसा आहे ते मी तुम्हाला सांगेन त्यामुळे आपण अधिक खाऊ पिऊ नये म्हणून आपण आपल्या सर्व बुकांना नियंत्रणात ठेवले पाहिजे तसे केले नाही तर आपण आपली शक्ती व या दोन्ही गोष्टी गमावू जो माणूस इंद्रियजन्य सुखांपासून दूर राहून शरीर मन बुद्धी आणि आत्मा यांची काळजी घेत नाही त्याला या जगातील सुखाचा सुद्धा उपभोग घेता येत नाही आपल्या सहज प्रवृत्तींना शुद्ध ठेवण्याचा हा युक्तिवाद सुरू ठेवत आपण पुढे गेलो तर आपल्या सहज प्रवृत्तींचा उपयोग इतरांच्या करता कसा करता येईल याचाही आपल्याला विचार करावा लागतो माणसाचे जीवनासंबंधी विशिष्ट ध्येय असले पाहिजे आपण जर आपल्या जीवन हेतूचा शोध घेतला नाही आणि नैतिक मार्गावरून चालण्यात आपण चुकलो व परिस्थिती नेईल तिकडे वाहून जाऊ लागलो तर सुकानुविरहीत ज्याजासारखी आपली स्थिती होईल व अखेरीस खवळलेल्या सागरात आपण जाऊन पोहोचू माणसाच्या जीवनातील सगळ्यात मोठे कर्तव्य मानव समाजाची सेवा करणे आणि सर्व माणसांची परिस्थिती अधिक चांगली व्हावी म्हणून आपल्यापरीने प्रयत्नशील राहणेही आहे हीच खरी भक्ती आहे खरी प्रार्थना आहे तोच दैवी पुरुष असतो जो ईश्वराचे काम करतो ईश्वराचे नाव घेऊन ढोंगीपणा आणि फसवणूक करणारे अनेक आहेत पोपट देवाच्या नावाचा जप करतो म्हणून कोणीही त्याला ईश्वर भक्त म्हणणार नाही मानवी जीवनाला आदर्शाकडे घेऊन जाण्याकरता मदत करणे ही अशी गोष्ट आहे जी करण्याचे प्रत्येकजण ठरवू शकतो या दृष्टीकोनातून आई मुलाचे योग्य पद्धतीने संगोपन करू शकते वकील आपला व्यवसाय करू शकतो व्यापारी आपला व्यवसाय वा व्यापार सुरू ठेवू शकतो आणि कामगार आपले काम करू शकतो अशा प्रकारचे निश्चित धोरण ठेवून काम करणारी व्यक्ती नैतिकतेच्या मार्गावरून कधीही बरकटू शकत नाही तिने जर असे केले तर मानव समाजाला आणण्याचे उद्दिष्ट ती पूर्ण करू शकणार नाही या गोष्टीचा आपण थोडा सविस्तर विचार करूया आपल्या जीवनपद्धतीमुळे मानवी जीवनाची प्रगती होते की अधोगती याचा आपण सतत विचार केला पाहिजे उदाहरणार्थ व्यापार आणि व्यवसाय करताना आपण ग्राहकाची वा स्वतःची फसवणूक तर करत नाही ना, ना असा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे या नीतीनियमांप्रमाणे वागणारा वकील अथवा डॉक्टर फीपेक्षा आपल्या आशिलाकडे वा रुग्णाकडे अधिक लक्ष देईल मुलाचे संगोपन करत असताना आपल्या आंधळ्या प्रेमामुळे वा काही स्वार्थी हेतूमुळे मूल बिघडणार तर नाही ना, ना याची आई काळजी घेईल याच विचारांनी प्रेरित होऊन कामगारही काम, काम करतील जर कामगाराने वरील नैतिक मापदंडानुसार काम केले तर त्यामुळे तो या नीतीनियमांचे पालन न करणारे श्रीमंत व्यापारी डॉक्टर वा वकील यांच्यापेक्षा चांगला आणि उच्च कोटीचा गणला जाईल तो कामगार अस्सल नाणे असेल आणि नैतिकतेने न वागणारे व्यापारी वकील डॉक्टर वगैरे बुद्धीने श्रेष्ठ असलेली मंडळी खोट्या नाण्यासारखी कुचकामी ठरतील याऊनही पुढे गेलो तर असे आढळून की माणूस जीवनात कोणत्याही स्थानावर असला तरी त्याच्यामध्ये हे उद्दिष्ट साध्य करण्याचे सामर्थ्य असते माणसाची किंमत त्याच्या जीवनमार्गावरून ठरते त्याच्या पदावरून नाही माणसाच्या जीवनमार्गाचा निर्णय त्याच्या बाह्यवर्तनावरून घेता येऊ शकत नाही तर त्याच्या अंतरप्रवृत्तीवरून घेता येतो उदाहरणार्थ दोन माणसापैकी एक माणूस एखादा गरीब माणसाला टाळण्याकरता एक डॉलर देतो आणि दुसरा माणूस एखाद्या गरीब माणसाबद्दल वाटणारी करुणा आणि सहानुभूती यामुळे त्याला अर्धा डॉलर देतो स्पष्ट आहे की अर्धा डॉलर देणारा खरा नीतीमान असतो तर एक डॉलर देणारा पापी असतो थोडक्यात सांगायचे तर तोच माणूस धार्मिक असतो तोच सुखी असतो आणि तोच संपन्न असतो जो स्वतःशी प्रामाणिक असतो कोणाबद्दल ज्याच्या मनात आकस नसतो जो कोणाचाही गैरफायदा घेत नाही आणि नेहमी शुद्ध अंतकरणाने काम करत असतो केवळ अशी माणसेच मानव समाजाची सेवा करू शकतात दमट झालेल्या आगपीटीच्या काळीने लाकडाचा ओंका कसा पिटत जो माणूस स्वतः नैतिकतेचे पालन करत नाही तो इतरांना नैतिकता कसा काय शिकवणार बुडणारा माणूस दुसऱ्याला बुडण्यापासून कसा काय वाचवू शकेल नैतिक जीवन जगणारा माणूस जगाची सेवा कशी करावी असा प्रश्न कधीही उपस्थित करत नाही कारण त्याच्या मनात कधीही संशय नसतो एका मित्राबद्दल मॅथ्यू अर्नेल्ड म्हणतो वाटला तो मला वागण्या बोलण्यावरून संवेदनशील आणि जाणवले की तो उदास आहे म्हणून दिला मी शुभेच्छा त्याला उत्तम आरोग्य यश आणि नावलौकिक मिळावे म्हणून परंतु आता देत नाही मी कोणालाही अशा शुभेच्छा कारण त्या असतात त्याच्या स्वतःच्याच पारितोषिकासारख्या त्या घेतात आपली परीक्षा आणि अनेकदा बनवतात कठोर आपल्याला किंवा कमी नम्र कमी शुद्ध आणि कमी दयाळू एक वेळ होती जेव्हा अर्नोल आपल्या मित्राला आरोग्य यश आणि नावलौकिक मिळावे म्हणून शुभेच्छा दिल्या परंतु आता तो अशा शुभेच्छा देत नाही कारण त्याच्या मित्राचे सुख वा दुःख या गोष्टी त्याच्या अस्तित्वावर अवलंबून नसतात त्यामुळे त्या, त्या मित्राची नीतिमत्ता कायम राहावी एवढीच शुभेच्छा तो आता त्याला देतो इमरसन म्हणतो संकटे महापुरुषांकरता संधी असतात हिन माणसाजवळील पैसा आणि त्याला मिळालेला नावलौकिक हे त्याच्या आणि जगाच्या दुर्दैवात भरच घालत